पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती आर्दी वाचक विद्या पाटील प्रकरण दहावे बाळ गोपाळांमध्ये देव शोधणारे साणे गुरुजी चोवीस बारा अठराशे नव्याण्णव ते अकरा सहा एकोणीशे पन्नास साणे गुरुजी मुले म्हणजे राष्ट्राची ठेव असे मानणारे थोरपुरुष विनोबांची परवानगी घेऊन धुळ्याच्या तुरुंगात गीता प्रवचने हा ग्रंथ साकारला श्यामची आई उत्कृष्ट हृदयस्पर्शी आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिली भारतीय संस्कृती अद्वैताच्या तत्वज्ञानाची ओळख करून देणारा ग्रंथ मानव धर्म हाच खरा धर्म हाच मनोधर्म होता सुविचार खरी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे आईबापांची कृत्ये स्वच्छ तमोहीन असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी व पवित्र अशी फुलतील प्रत्येक धर्मातील सत्यम शिवम सुंदरम या तत्वांचा समावेश भारतीय संस्कृतीचा आहे व जे बदलत्या काळाप्रमाणे जीर्ण शिर्ण विचार अर्थशून्य कर्मकांड कालबाह्य रूढी परंपरा आहे त्यांचा त्याग देखील भारतीय संस्कृतीने केला पाहिजे गुरुजी हे बिरुद्ध सार्थ मुले म्हणजे देव मुले म्हणजे राष्ट्राची मोलाची ठव मुलांमध्ये देव पाहणारी आणि त्यांच्या विकासासाठी अखंडपणे धडपडणारी त्यांच्यासाठी वाणीने कृतीने आणि लखनीन् अहर्नी जटणारी अगदी बोटावर की थोर मांजे या जगात होऊन गिल्ली त्यात सानेगुरुजी नाव अग्रप्रमाणे घ्यावे करीम करी जो मुलांचे जडैद नाते प्रभूशी या त्यांच्या शब्दा त्यांच्या जीवनाचूत्र प्रकाशित झाल आह गुरुजी हिरुद्ध महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात त्यांच्या इतके कुणीही सार्थ कलि ले नाही त्यांना त्यांच्या कार्यात अनेक निराशाजनक प्रसंगांना परिस्थितींना तोंड द्याव लागतरीही उमलत्या पिढीवर त्यांच्या आशा केंद्रित झाल्या होत्या मुलांचे जीवन बिघडवू नका असा त्यांनी मुलांशी संबंधित असणाऱ्या सर्वांना इशारा दिला होता आई आईबापांची कृत्ये स्वच्छ तमोहीन असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी व पवित्र अशी फुलतील असे त्यांचे उत्कार प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करणारी गुरुजी मुलांना आईसारखीच माया लावी आपल्या विचारांनी त्यांनी सर्व बालगोपालांच्या हृदयाचा ठाव घेतला होता एका संमेलनासाठी गुरुजी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करीत होते त्यावेळी रेल्वेमध्ये तिसरा वर्ग होता डब्यात खूप गर्दी होती निम्म्याहून अधिक तर मुलं होती ती सगळी गुरुजींसोबत प्रवास करत होती प्रत्येक मुलगा ही गोष्ट सांगा ती गोष्ट सांगा असे मोठ्याने बोलून गुरुजींना सांगत होता गुरुजी सगळ्यांना हो हो म्हणत होते एका मागून दुसरी आणि नंतर तिसरी असा गोष्टींचा सपाटा रात्रभर चालू होता सारा डवा कान गुरुजींच्या गोष्टी ऐकत होत्या रात्र संपली मात्र गुरुजींच्या गोष्टी आणि त्या एक थकली नव्हती हो रात्री झोपाड्या मिळाली नाही म्हणून गुरुजी रागवले नव्हते चिडले नव्हते थकलेही नव्हते कुणालाही कशासाठी नाही म्हणायचं नाही असा जणू गुरुजींचा नियमच होता एका गावात सात आठ मुलं रात्रीची त्यांना भेटायला आली दुसऱ्या दिवशी आपल्याकडे जेवायला येण्याविषयी विनव लागली एईन हो असे प्रत्येकाला गुरुजी म्हणत होते कसं शक्य होतं इतक्या मुलांकडे जेवायला जाना। दुसऱ्या दिवशी दहा वाजता एक मुलगा त्यांना आपल्या घरी जेवणासाठी घेऊन गेला इकडे दुसरा मुलगा त्यांना घरी जेवायला नेण्यासाठी येऊन बसला गुरुजी जेवायला गेले हे समजताच तो मुलगा रडू लागला तितक्या गुरुजी आले त्याला रडताना पाहून गुरुजींना वाईट वाटले ते त्याच्याजवळ गेले काय झालं रे रडतोस का तू गुरुजींनी प्रेमाने विचारले आपण माझ्याकडे जेवायला यायचं कबूल केलं होतं मग मी कुठे नाही म्हणतोय तुझ्याकडे मी जेवायला येणार आहे चल असं म्हणून त्या मुलाच्या पाठीवरून गुरुजींनी हात फिरवला ते त्याच्याकडे जेवून परत आले त्यांना एकाने विचारले तुम्ही जेवला होता ना हो पण त्या मुलाच्या घरी जाऊन चार घास खाल्ले तर काय होतं त्याला किती आनंद झाला त्याच्या घरी मी गेल्यामुळे दुसऱ्याच्या आनंदाची नेहमी काळजी वाहणारे गुरुजी होते ते गीता प्रवचने धुळ्याच्या तुरुंगात साने गुरुजीओ विनोवा एकाच वेळी कैद होते त्यावेळी घडलेला हा एक उद्बोधक प्रसंग विनोबा तेथे रोज गीतेवर प्रवचन देत असत तुरुंगातील कैद्यांपुढे त्यावेळी भगवत भगवद्गीतेचे गीताई हे मराठी रुपांत झालेले होते गीता प्रशनांचा कार्यक्रम रोज चालायचा सगळे कैदी राजकीय कैदी आणि गुन्हेगार एवढेच काय पंजेलचे कर्मचारी ही प्रवचन ऐकण्यासाठी येत साने गुरुजींनी विचारलं ही प्रवचनं मी लिहून काढतो परवानगी असावी विनोबानी परवानगी दिली गीता प्रवचने हा ग्रंथ त्यातूनच साकार विनोबांनी सांगितलं आणि सानेघोजींनी लिहून काढला महाभारताप्रमाणे महाभारत व्यासुरींनी सांगितलं आणि विघ्नहर्ता गणपतीने ते लिहून काढलं अनेक राजकीय कैदी होते दुव्याच्या तुरुंगात तुरुंगातलं जीवन असंही असायचं अन्न निकृष्ट केव्हा सुटका होणार नाही अशा परिस्थितीत गीताप्रवचने ऐकण्यास या मंडळींचा सा वेळ सांगला जात असे सर्व कैदी त्यांची आतोतेने वाट पाहायचे विनोबांच्या रसाळवाणीतून निघालेली गीतेवरील प्रवचने ऐकण्याचे भाग्य कैद्यांना मिळालं त्यांच्यावर परिवर्तन झाले आणि कैदी समंजस झाले एक दिवस जेलर विनोबांकडे आला त्यांनी विनोबांना दोन आण दिले हे काय हे पैसे का देत मला विनोबा म्हणाले जेलर फाशी जाणाऱ्या कैद्यांची शेवटची इच्छा पूर्ण करावी असा सरकारचा नियमच आहे उद्या सकाळी आपल्या जेलमध्ये एका कैद्याला फाशी द्यायची त्याने हे दोन आण दिलेत एक आणची द्या व ती गिताई घेऊन तो रात्रभर तिचा पाठ करणार आहे गिताई घेऊनच तो फाशीच्या तख्तावर चढणार आहे असं तो म्हणतोय अना दुसरा आणा त्याने सांगितलं की आपण गीतेवर प्रवचन दिले, त्याची दक्षिणा म्हणून घ्या हि ऐकून विनोबा सदगतीत होऊन गवडा हा गीतेचा प्रभाव विनोबाजींची धुळ तुरुंगातील गीताप्रवचनी व वर्ध्याच्या आश्रमात असताना त्यांची अनेक मौल्यवान विचार सानेगुरुजींनी अत्यंत भक्तिभावाने ऐकल त्या आधारावरच भारतीय संस्कृती नावाचा ग्रंथ अत्यंत सोप्या मधुर भाष़ लिहून भारतीय संस्कृतीच्या अंतरंगाच दर्शन त्यांनी घडविल आहा सज्जनांचा सहवास सज्जनांना लाभण्यासाठी मोठी पुण्याही लागत असे सानेगुरुजी व विनोबा यांच्याबाबत म्हणाव साने गुरुजींची भारतीय संस्कृतीची संकल्पना ब्रिटिश राजवश नष्ट करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी गोखले टिळक गांधी नेहरू आदी थोर नेत्यांनी अपूर्व स्वातंत्र्यसंग्राम लढविला या नेत्यांमध्यर मतभ असल तरी राजकीय सद्धप्राप्ती हिच त्यांसाठी लोकात राष्ट्रीय एकात्मता सतत जागृत ठाण्याच आटोकाट प्रयत्न त्यांनी कल स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अशा राष्ट्रउभारणीची अत्यंत गरज आह अशी त्यांची मरधारणा होती महात्मा गांधींनी तर केवळ यास देशातील विविध धर्म विविध जाती विविध भाषा व प्रांतातील लोकांनी ऐकव्याने आत्मेतेने रहावे अशी इच्छा धरली असे नसून जगातले सर्व मानव एकच ही भावना रुजविण्याचा प्रयत्न केला यात त्यांच्या धर्मनिष्ठ मानवतावादाचे बीज लोकात योग्य प्रकारे रुजावे म्हणून त्यांच्यावर अलोश्रद्धा ठेवणाऱ्या एका भक्ताने आपल्या वाणीने कृतीने व लेखणीने जीवनभर हे कार्य केले हे त्यांचे भक्त म्हणजे महाराष्ट्रातील अत्यंत धर्मेचे समाजसेवक भावनाशील प्रभावी साहित्यिक अलौकिक वक्ते दीनबंधू पांडुरंग सदाशिवसाने उर्फ साने गुरुजी हे साने यांचे गुरुजी महाराष्ट्राला अपूर्ण परिजयाचे आह त्यांची जन्मशताब्दी चोवीस बारा एकोणीश अठ्ठ्याण्णव पासून सुरु झाली गुरुजींनी विपुल ग्रंथलखन कलची श्यामची आई ही आत्मचरित्रात्मक कादंबरी एक उत्कृष्ट हृदयस्पर्शी कादंबरी समजली जात दुसरा त्यांचा गाजा ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृती हा या ग्रंथात गुरुजींनी मांडलेल्या विचारांची थोडक्यात ओळख करून द्यावायची आह गुरुजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हे विचार आपण समजून घेतले पाहिजेत भारतीय संस्कृती या गुरुजींच्या ग्रंथात तेवीस प्रकरणे असून त्यात ज्ञान भक्ती कर्म अद्वैत चार आश्रम चार पुरुषार्थ मानवतेवर सूचीचे ऋण मूर्तीपूजा मृत्यूची महता इत्यादी विषय सुबोध व आकर्षक पद्धतीने मांडले आहेत भारतीय संस्कृतीचा आत्मा अद्वैत आह भारतीय ऋषींनी हे महान तत्व ओळखले आणि हा पवित्रत्म मंत्र त्यांनी जगाला दिला जगात जुजाभाव असणे म्हणजे दुःख असणे व समभाव म्हणजे सुख असणे सुखासाठी मनशांतीसाठी धडपडणाऱ्या मानवाला अद्वैताची काळ धरल्याशिवाय तरणोपाय नाही आपणास येणाऱ्या सुखदुःखांच्या अनुभवांवरून दुसऱ्याच्या सुखदुःखांची कल्पना येणे म्हणजे एक प्रकारे अद्वैत अद्वैत म्हणजे अमृत कल्पना आणावे अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार अद्वैत म्हणजे चर्चा आणवे अद्वैत म्हणजे अनुभूती रुद्रसुक्तात मानवी गरज भागविणाऱ्या चांभार सुतार कुंभार यांना नमस्कार केला आहे यावरून कोणतीही सेवा किंवा कल्याण कर्महीन नाही अशी भारतीय संस्कृतीची विशाल दृष्टी दिसून अद्वैताचा जीवनात अधिक रुभव घे म्हणजे जीवनातील अपप्रवृत्ती व दुःख नष्ट कर सर्वत्र प्रसन्न सुखकारक वातावरण निर्माण करणे होय हे सर्व तळमळी आवर्जून सांगून गुरुजींनी भारतीय संस्कृतीचे अंतरंग उकलून दाखविले आहे गुरुजींची पुस्तक ऑगस्ट एकोणीशे मध्ये प्रसिद्ध झाले नंतर सर्वत्र त्याचा प्रसार झाला मानवधर्म हाच खरा धर्म गुरुजी स्वतःला जीवनाचा एक नम्र उपासक समजत सर्व विश्वाचा संसार सुखी समृद्ध व्हावा अशी आंतरिक तळमं त्यांच्यात वसत होती प्रत्येक धर्मातील सत्यम शिवं सुंदरम या तत्वांचा समावेश भारतीय संस्तीत आहे व जे बदलत्या काळाप्रमाणे जीर्ण शीर्ष विचार अर्थशून्य कर्मकांड कालबाह्य रूढी परंपरा आहेत त्यांचा ताग देखील भारतीय संस्थिती केला पाहिजे असंही ते सुचवितात सर्व धर्मातील मंगल म्हणजे परोपकार पुण्याय पापाय परपीडनम गुरुजींनी खरा धर्म मानवतेच्या विश्वधर्माशी जोडला होता म्हणूनच मानवधर्म हाच त्यांचा खरा वनधर्म होता गुरुजींनी खरा धर्म या आपल्या कवितेत खऱ्या धर्माची व्याख्या केवळ तीन शब्दात व्यक्त कली आह खरात ओकचे धर्म जगाला प्रेम अर्पाव अकरा कडव्यांच्या या कवितेत कोणत्याही एका धर्माला नाम नामनिर्देश नाही जगाला प्रेम अर्पाव म्हणजे प्रत्यक्षात काय करावे, या सर्व तपशिलांचार पहिल्या कडव्यातच आह जगीज हिन अतिपतीत जगीज दीन पद दलित तया जाऊनी उठवाव जगाला प्रेम अर्पाव गुरुजींची भारतीय संस्कृती सर्वसमावशक आह भारतात हिंदू मुसलमान शीख ख्रिश्चन जैन असे विविध धर्मी लोक आह या सर्वांनी आपलेपणाने राहून अद्वैत भाव जोपासून सर्वसमावेशक अशी राष्ट्रमय वृत्ती धारण करण आवश्यक आह हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे मानणाऱ्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या या भूमिकेस कडक विर्दस क्ला असता पण गुरुजी राष्ट्रधर्माच्या पदीकडे असणाऱ्या मानवधर्माकड जाण्यासाठी उत्सुक होत सारे मिळून आपण भारतीय आहोत याही पुढे जाऊन ते सांगतात की खरे म्हणजे आपण सर्व मानव आहोत खरा धर्मप्रेमी सर्वधर्मांचा आदर करतो अशी सहिष्णू धर्मशीलतेची भूमिका वाळवण आवश्यक आह अशी गांधीजींची चिकवण होती ते स्वतःला हिंदू धर्मीय म्हणून परंतु त्यांचा अद्वैती हिंदू धर्म सर्वांविषयी सहिष्णुता व आदर बागणारा होता सेनापती बापट यांनी खाणेजुमारीच्या वेळेस माझी जात मानो माझा धर्म मानो धर्म असे उत्तर दिले होते हेच उत्तर आपण सर्वांनी दिले पाहिजे भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती आणि विशालता भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग जगात जे जे काही सुंदर शिव व सत्य दिसेल तेथे घेऊन वाढणारी ही संस्कृती आहे जगातील सर्व संतांचा व सर्व धर्मसंस्थापकांचा ते आदर करते या दृष्टीने ती संग्राहक आहे ती सर्वांना जवळ घेणारी आहे तिला संकुचितपणाचे वावडे आहे सर्व श्याम विरोधीन ब्रम्हकर्म समारंभ असे म्हणणारी ती आहे म्हणूनच भारतीय संस्कृती म्हणतात माझे हात जोडले जातात असे उद्गार पुस्तकाच्या प्रस्तावनेत गुरुजींनी काढले आहे भारतीय संस्कृती या आपल्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेच्या शेवटीच अनेक गुरुजी लिहितात भारतीय संस्कृती म्हणजे सांतातून आनंदाकडे जाणे अंधारातून प्रकाशाकडे जाणे भेदातून अभेदाकडे जाणे चिखलातून कमळाकडे जाणे विरोधातून विकासाकडे जाणे विकारातून विवेकाकडे जाणे गोंधळातून व्यवस्थेकडे जाणे आरडाओरडीतून संगीताकडे जाणे भारतीय संस्कृती म्हणजे मेळ सर्व धर्मांचा मेळ सर्व जातींचा मेळ सर्व ज्ञान विज्ञानाचा मेळ सर्व काळांचा मेळ अशा प्रकारचा महान मेळ निर्माण करू पाहणारी सर्व मानवजातींचा मेळ मांगल्याकडे घेऊन जाऊ पाहणारी अशी जी थोट आहे तिचाच लहानसा मानसिक उपासक तरी मला जन्मोजन्मी होऊ दे दुसरी कोणतीही इच्छा मला नाही गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे भारतीय संस्कृती या पुस्तकात पांडित्य नाही विद्वत्ता नाही पण गुरुजींची आंतरिक सभाव इतके शुद्ध आणि विशाल आह की भारतीय संस्कृतीच्या आत्म्याशी येथे भेट आहा गुरुजी लिहितात भारतीय संस्कृती हृदय आणि बुद्धी यांची पूजा करणारी आह उदार भावना आन निर्मत ज्ञान यांच्या योग आणि जीवनात सुंदरता आणणारी आह भारतीय संस्कृती म्हणजे कर्म ज्ञान भक्तीचा जिवंत महिमा शरीर बुद्धी व हृदय यांना सतत सद्धी देण्याचा महिमा हो अद्वैत तत्वज्ञान गुरुजींचे समकालीन असे दोन थोर पुरुष महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची शिकवण उभिया पद्धती गुरुजींच्या अद्वैत तत्वज्ञानाशी अत्यंत मिळती जुळती होती किंबहुना त्यांच्या आदर्श वाटचालीचा प्रभाव गुरुजींवर सतत पडत राहिला महात्मा गांधींनी आपल्या विचारात आणि आचारात मानवतावादाचा पुरस्कार केला काल मार्क्सप्रमाणे साम्यवादाचे तत्वज्ञान त्यांनी दिलेले नाही तर त्यांनी समाज सुधारण्यासाठी अनेक विधायक असे सामाजिक कार्यक्रम राबविण्याचे प्रयत्न सतत केले जाती धर्मभेद यामुळे लोकांनी आपला विनाश उडवून घेऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यातच त्यांची हत्या झाली राष्ट्रपिताच्या वधाने गुरुजी अत्यंत दुःखीत झाले कारण गांधीजी हे गुरुजींच्या भावविश्वाचे केंद्रस्थानच होते जातीवृत्ती स्वतःच्या व समाजाच्या जीवनातून जावी म्हणून त्यांनी एकवीस दिवसांचा उपवास केला देश स्वतंत्र झालेला राष्ट्रपिता निघून गेलेला अशा आपले कर्तव्य हे निर्धार आणि जनतेपुढ मांडण्यासाठी त्यांनी कर्तव्य हे सायनदैनिक सुरु कल त्यात फाणी झाल्यानंतरच्या भारतातील लोकांनी आतातरी एकीने राहावे असे असं तळमणी प्रतिपादन कल विनोबाची तर अस्सल गांधीवादी व वा मानवतावादी त्यांनी जय हिंदच्या पलीकड़ जाणारा जय जगतचा आपला जयघोष प्रसारित केला गुरुजींची अद्वैत भूमिका व भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व यांची ओळख स्वामी विवेकानंदांनी एकोणीसाव्या शतकातच पाश्चिमात्य राष्ट्रांना करून दिली होती अद्वैत तत्वज्ञान हे मानवाचे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे भारतातील ऋषीमुनींच्या तत्वांचा त्यांनी सतत तत्व पुरस्कार केला हिंदू इस्लाम ख्रिश्चन पारशी आदी जगातील सर्व धर्मांचा मंगल आशय एकच आहे परंतु त्या धर्माचे अनुयायी राजकीय कारणांसाठी धर्म वेळे आचरण्याला उत्तेजन देतात भारतीयांनी आपले अद्वैताचे श्रेष्ठ तत्वज्ञान आत्मसात करावे व तो भारताचा राष्ट्रधर्म बनवावा अशी विवेकानंदांची शिकवण होती पण याबाबत आपले लोक अत्यंत अनुदान असल्यामुळे मानव जितुगा एकच आहे या समतेच्या आचारापर्यंत ते येऊन पोचले नाही असे खिदाचे विवेकानंदांचे उद्गार आह भारतीय संतांनी भेदारभेद टाळण्याचा अद्वैत्याचा वस्तुपाठ आपल्याला दिला आता आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्यास साठहून अधिक वर्ष पूर्ण झाली आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत एक बलवान राष्ट्र होण्याच्या दृष्टीन आपली वाटचाल कशी आहे अद्वताचे तत्व आपण किती जोपासले याचा विचार नेत्यांनी तसे सामान्य जनतेनी देखील केला पाहिजे सत्ता व संपत्ती मिळवण्यासाठी व टिकविण्यासाठी धर्मांचा जातीचा उपयोग करून घेण्यात कसली चीड लाद वाळणे आवश्यक आहे असे अनेक लोकांना वाटत नाही स्वातंत्र्याच्या वेळीला सुखसमृद्धीची गोमटी फळे लागण्याऐवजी भ्रष्टाचार हिंसाचार दारिद्र्य संशय अशी विषारी फळे आली परमार्थ दरासुद्धा न साधणारे पुढारी आत्मकेंद्रित होत आहेत असे चिता नेहमी दिसते जाती जातींची सृश्या सृश्यांची ब्राह्मण ब्राह्मणी हिंदू मुसलमानांची शेकडो डपकी आपण निर्माण केली आहेत याशिवाय गुजराती महाराष्ट्री आणि कर्नाटकी ही प्रांते डपकी आहेतच डपकी साचली की घा निर्माण होते डास मच्छर यांचा उजलाड होतो रोग उत्पन्न होतात ही डपकी, दूर केल्याशिवाय भारत मातेचे के आरोग्य कसे चांगले राहणार लोकांना सुरक्षितता व प्रसन्नता कशी लाभणार साने गुरुजींनी अत्यंत खऱ्या अर्थाने आपले उभे आयुष्य समाजासाठी वेचले त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भेदांच्या भिंती जमीन करून एकात्मता निर्माण होईल असे आपले आचरण ठेवण्याची शिकस्त आपण करायला नको का